श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग तिसरा श्री वसिष्ठ म्हणाले समुद्रात ज्याप्रमाणे पुढे उत्पन्न होणाऱ्या अनेक तरंगांचा आधार त्यातील सामान्य जलच आहे <coughs> त्याप्रमाणे जी चित अनंत जगाना आपल्यामध्ये वाहते तोच तू आहेस तोच आत्मा आहे असे तू जाण द्वैत भावना सोडून तू भावाभाव शून्य वासणार हो हे छिदात्मन द्वैत भावना सोडल्यानंतर तुझ्या त्या वासना कोठे स्थित असणार सांग बरे हा जीव ही वासना इत्यादी हे सर्व ती चितच स्फुरते तेव्हा अचित हा शब्द आणि त्याचा अर्थ यांचा चित वस्तूत प्रसंगच कोठे असणार ते सांग पाहू राम या नावाचा महातरंगानी गंभीर आणि भासूर असा हा आत्मचित सागरच आहे हे रामा तू तोच आकाशाप्रमाणे गंभीर सम आणि सौम्य असा समुद्र आहेस ज्याप्रमाणे उष्णता अग्निहून भिन्नपणे दाखवता येत नाही सुगंध कमलाहून वेगळा नाही काळेपणा काजळापासून निराळा नाही शुभ्रपणा बर्फाहून वेगळा नाही उसाहून माधुर्य भिन्न्न नाही आणि सूर्याहून प्रकाशक निराळा नाही त्याप्रमाणे चितहून अनुभव पृथक नाही जलाहून तरंग जसा भिन्न नाही त्याचप्रमाणे चितहून अनुभव पृथक नाही चितहून अनुभव भिन्न नाही तसेच अनुभवाहून मी भिन्न नाही माझ्याहून जीव भिन्न नाही आणि जीवाहून मन भिन्न नाही मनाहून इंद्रिय भिन्न नाहीत इंद्रियाहून देह भिन्न नाही शरीराहून जगत भिन्न नाही आणि जगाहून निराळे तर काहीच नाही रामा अशा प्रकारे हे सर्व दृश्य चक्र फार दिवसापासून स्वतः चितनेच स्वरूप मोहामुळे अभ्यास परंपरेने प्रवृत्त केले आहे परंतु परमार्थ दृष्टीने काहीच प्रवृत्त केलेलं नाही काही शीघ्र नाही आणि काहीही चिरकाल नाही एक असे हे स्वसंवेदन से सर्व अखंडित है आकाशात आकाश है और कशात का ही नहीं शून्य शून्य शुन्या है ब्रह्म ब्रह्म सत्यात सत्य पूर्णात पूर्ण अे हो ज्ञा हा रूपदर्शन संकल्प विकल्प इत्यादि करास्तविक का करत नहीं कारण त्याला ज्ञापुर कर ग्राह्य बुद्धि ग्रहण के दुखा कारण होते पन एक ग्राह्य बुद्धि त्याग के ग्राह्य चुरत नहीं आ ग्रहण के नहीं सुखदुखांसे निमित्त ही नहीं आकाशवस्तुत एक तरी सुध्धा एक आकाश दोन आकाशे अनेक आकाशे अशा प्रकारे शब्द व्यवहार होतो त्याला अर्थही आहे परंतु आकाश ही वस्तू मात्र तशी अनेक आणि जगत यांचा व्यवहार जाणावा रामा तू आत आकाशासारखा निर्मळ आणि बाहेर उत्तम आचारामध्ये तत्पर हो आणि हर्ष क्रोध इत्यादी विकारांमध्ये काष्ठ आणि ढेकूळ यासारखा हो जो त्वरेने मारायला धावून येणारा कठोर शत्रु असतो त्याला अकृत्रिम मित्रत समजतो तोच ज्ञानी होय नदी ही काठावर रुगवलेल्या वृक्षाला जशी समूळ उलथून पाडते त्याप्रमाणे जो प्रेम आणि मत्सर यांना समूळ नाहीसे करतो त्याला हर्ष किंवा क्रोध किंवा हे दोष सर्वथा बाधत नाहीत राग द्वेष आणि त्यांचे कार्यरूप विकार यांच्या तत्वाचा जर विचार न केला तर संत म्हणून प्रसिद्ध असलेलेही असंत ठरतात त्यामुळे त्यांची जरी सेवा केली तरी ती वृथा होते तर मग त्यांचे तत्व काय असे विचारशील तर अहंकार हेच त्यांचे तत्व आहे यासाठीच ज्याला अहंकार भाव नाही आणि ज्याची बुद्धी कर्तृत्वाधिकांनी लिप्त होत नाही त्याने या सर्व लोकांना जरी मारली तरी त्या हनन क्रियेचा करता तो होत नाही आणि म्हणूनच त्यामुळे तो बद्धही होत नाही जे नाही ते आहे असे समजणे हीच माया होय आत्म्याच्या साक्षात्काराने ती निवृत्त होते तेल संपले म्हणजे दीप जसा बुसतो त्याप्रमाणे ज्याच्या चित्तातील वासनाभर शांत झाला आहे त्या निर्विकार ज्ञानी पुरुषाने चित्रामधील राजाने चित्रातील शत्रूंचा शिरच्छेद करून जसा जय मिळवावा त्याप्रमाणे जय मिळवला आहे असे म्हणता येईल ज्याला हे सर्व पदार्थ ज्यात सर्व सत् आणि असत दशांमध्ये अग्राह्य झालेले असते त्याला ते दुःखरूपी दाह देण्यास आणि सुख देण्यास समर्थ होत नाही तर तो, तो जिवंत असतानाच मुक्त होतो इतिवासिष्ठमहानारामायणो निर्वाण प्रकरणे पूर्वाधे तृतीय सर्ग श्रीराम